वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग एकोणतीसावा अशा अवस्थेला पोहोचलेल्या व्यथित झालेल्या आणि हर्ष संपून जाऊन दिनवाने मन झालेल्या त्या निर्दोष शुभ सीतेच्या सेवेला संपत्ती मनुष्याच्या सेवेला नोकरलोक लोक येतात तशी शुभचिन्हे देऊन दाखल झाली सुंदर केस असलेल्या तिच्या पापणीचा बागदार केस युक्त काळेफोर बुबुळ आणि मोठा पांढरा कवडा असणारा शुभ डोळा माशाने नाजूकपणे आघात केलेल्या लाल पद्मासारखा एकटाच फिरू लागला तिचा सुंदर आणि काला गुरुचंदन लावण्याच्या पात्रतेचा श्रेष्ठ प्रियकराने कायमपणे हाती घेतलेला तो झटकन कंप पाहू लागला शिवाय हत्तीच्या सोंडेसारखा निमळता होत गेलेला पुष्ट जसं तिच्या मांडीचा भाग ज्या जो त्या दोन्ही भागांची मिळणी जेथे होते तिथूनच निघाला होता तो स्फुरण पाहून राम पुढ्यातच उभा आहे असे सांगू लागला आणखी म्हणजे अप्रतिम नेत्र असलेल्या डाळिंबाच्या दाण्यासारखे पुढचे दात असलेल्या सुंदर अवयवांच्या त्या सीतेचे शोभिवंत सुवर्णासारखे पिवळे पण धुळेने काहीसे मळलेले वस्त्र ती उभी असता किंचित खाली गळले या आणि ज्यांची तिला पूर्वीसुद्धा चांगली प्रचिती आलेली होती अशा त्या आणखी अशाच शकुनाचिन्हाने सुंदर भोया असलेली सीता प्रोत्साहित झाली वारा आणि ऊन याने कोमेजून नष्ट झाल्यासारखे झालेले बी जणू पावसाने पुन्हा प्रफुल्लित झाले विशेष म्हणजे तिचे बिंबफळासारखे लाल चुटूक ओठ सुरेख डोळे भोया केस बागदार पापण्या आणि पांढरी शुभ्र दात असलेले मुख राहूच्या जबड्यातून जणू मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे शोभू लागले तिचा शोक पळाला तिच्यातली मरगळ नाहीशी झाली तिचा मनस्ताप शांत झाला हर्षाने आतली चेतना जागृत झाली आणि त्या आर्यते वदन शुक्ल पक्षात चंद्रोदयाने शोभणाऱ्या रात्रीप्रमाणे शोभू लागले सुंदरकांडाचा एकोणतीसावा सर्ग समाप्त